पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथा सहावी पूर्वी नंद नावाचा एक महाबलाढ्य राजा होऊन गेला आपल्या सामर्थ्याने आणि शौर्याने त्याने अनेक राजांना जिंकून आपले मांडलिक केले होते अनेक राजे खंडणी देऊन त्याचे अंकित म्हणून घेण्यात भूषण मानित होते त्याचे यश शरद ऋतूतील चांदण्याप्रमाणे पांढरे शुभ्र होते त्याचा प्रधान वर रुची हा सर्व शास्त्रात पारंगत होता एकदा प्रेमाच्या भांडणात प्रधानाची बायको त्याच्यावर रागावली तिला खुश करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही ती प्रसन्न होईना तेव्हा तो तिला म्हणाला प्रिये मी काय केले म्हणजे तू संतुष्ट होशील हे सांग म्हणजे मी ते करतो एकदाशी ती म्हणाली तुम्ही जर डोक्याचे मुंडण करून माझ्या पाया पडला तर मी प्रसन्न होईन त्याप्रमाणे प्रधानाने केल्यावर ती प्रसन्न झाली नंद राजाची बायकोही त्याच्यावर अशीच लागावली होती राजाने कितीही विनवणी केली तरी ती प्रसन्न होईना राजा तिला रा म्हणाला प्रिये तुझ्या मी क्षणवरही जगणे शक्य नाही पाहिजे तर तुझ्या पाया पडतो ती म्हणाली तुम्ही जर लगाम तोंडामध्ये धरून मला पाठीवर धुऊन धावाल आणि धावताना घोड्यासारखे किंकाळून दाखवाल तरच मी संतुष्ट होईल राजाने केले सकाळी वररुची दरबारात आल्यावर राजाने त्याला विचारले वरुचे पर्वणी मुंडण केले आहे वररुची म्हणाला स्त्रीने विनवणी केल्यावर पुरुष काय देणार नाही आणि काय करणार नाही माणसे घोड्यासारखे किंकाळतात त्या पर्वणीवर मी मुंडण केले आहे गोष्ट संपून वादर म्हणाला दुष्टा मगरा तू ही नंदराजा आणि वररऋची प्रधानासारखा बाईल वेळा आहे तू माझा वर करण्याच्या प्रयत्नात होतास पण तू बोलल्यामुळे चुकलास गोड बोललास म्हणून पोपट आणि मैना पिंजऱ्यात अडकून पडतात पण मौन धारण करणाऱ्या बगड्यांना मात्र कोणी पकडत नाही काही बोलले नाही की आपले काम साधते भयंकर दिसणाऱ्या वाघाच्या कातड्याने मोठ्या कौशल्याने अंग झाकले तरी आवाज ऐकल्यावर गाढा उघडा पडला आणि मेला मग म्हणाला हे कसे वानर सांगू लागला